अध्याय आठवा नामकरण संस्कार आणि बाललीला। लिला श्री शुक म्हणतात परीक्षिता यदूंचे कुलपुरोहित महातपस्वी श्री गर्गाचार्य वसुदेवांच्या सांगण्यावरून नंदांच्या गोकुळात आले त्यांना पाहून नंदाना अतिशय आनंद झाला ते हात जोडून उठून उभे राहिले नंतर त्यांच्या चरणानं वंदन करून त्यांना भगवत स्वरूप मानून त्यांनी त्यांची पूजा केली आदरा तिथ्यानंतर जेव्हा गर्गाचार्य आरामात बसले तेव्हा नंदानी अत्यंत मधुर शब्दात त्यांचे अभिनंदन करून म्हटले भगवन आपण तर स्वत पूर्ण काम आहात तरीसुद्धा मी आपली काय सेवा करू आपल्यासारख्या महात्म्यांचे आमच्यासारख्या सामान्य ग्रस्थांच्या घरी येणं हे आमच्याच परमकल्याणासाठी होय एरवी आपलं येणं कठीणच प्रभू जी गोष्ट साधारणपणे इंद्रियांनी जाणण्याच्या पलीकडील आहे ती तीसुद्धा माणसाला ती द्वारे प्रत्यक्ष जाणता येते आपण त्याच शास्त्राची रचना केलेली आहे आपण ब्रह्मवित्यांमध्ये श्रेष्ठ आहात म्हणून माझ्या या दोन्ही मुलांचे नामकरणादी संस्कार आपणच करावेत कारण ब्राह्मण जन्मानेच मनुष्यमात्राचा गुरु असतो गर्गाचार्य म्हणाले मी सगळीकले यदुवंशी पुरोहित म्हणून प्रसिद्ध आहे मी जर तुझ्या पुत्रांचे संस्कार केले ते लोकांना वाटेल की हा देवकीचा पुत्र आहे कौश दुष्टबुद्धीचा आहे वसुदेवाबरोबर तुझी घनिष्ठ मैत्री आहे देवकीच्या कन्येकडून जेव्हापासून त्यांनी ऐकलं आहे की त्याला मारणारा दुसरीकडे कुठेतरी जन्मला आहे तेव्हापासून तो असाच विचार करीत आहे की देवकीच्या आठव्या गर्भापासून कन्येचा जन्म झाला नसला पाहिजे जर मी तुझ्या पुत्राचा संस्कार केला तर तो हा बालक वसुदेवाचा पुत्र समजून त्याला मारील तो आपल्याकडून मोठाच अन्याय होईल नंद म्हणाले आपण गुपचूपणे या एकांत गोशाळेमध्ये स्वस्थी वाचन करून या बालकाचा द्विजातीला योग्य असा नामकरण संस्कार करावा इतरांची गोष्ट कशाला माझ्या लोकांनाही ही गोष्ट समजणार नाही हे मी पाहिन श्री शुक म्हणतात संस्कार करणे हे आपले कर्तव्य आहे असे गर्गाचार्यांना वाटत होतेच नंदानी जेव्हा त्यांना अशी प्रार्थना केली तेव्हा त्यांनी एकांतात बसून गुप्तपणे दोन्हीही बालकांचा नामकरण संस्कार केला गर्गाचार्य म्हणाले हा रोहिणीचा मुलगा आपल्या मित्रांना आपल्या गुणाने आनंदित करील म्हणून याचे नाव राम असे राहील याच्या शक्तीला काही सीमा नाही म्हणून याला लोक बल असे म्हणतील हा यादव आणि तुमच्यामध्ये काहीही भेदभाव ठेवणार नाही म्हणून याचे एक नाव संकर्षण असेही असेल आणि हा जो सावळ्या वर्णाचा आहे हा प्रत्येक युगामध्ये शरीर धारण करतो मागील युगांमध्ये त्याने अनुक्रमे पांढरा तांबडा आणि पिवळा असे तीन वेगवेगळे रंग स्वीकारले होते यावेळी त्याचा कृष्णवर्ण आहे म्हणून याचे नाव कृष्णा असेल नंदमहोदय हा तुझा पुत्र पूर्वी कधी वसुदेवांचा पुत्र होता म्हणून हे रहस्य जाणणारे लोक याला श्रीमान वासुदेव असेही म्हणतील तुझ्या पुत्राची पुष्कळ नावे आणि रूपे सुद्धा आहेत जितके गुण आणि जितकी कर्मे त्या सर्वांना अनुसरून वेगवेगळी नावं आहेत ती मी जाणतो सामान्य लोक जाणत नाहीत हा तुम्हा लोकांचे परमकल्याण करील सर्व गोप आणि गायींना हा अतिशय आनंदित करेल याच्या सहाय्याने तुम्ही मोठमोठ्या संकटातून अगदी सहज पार पडाल हे व्रजराज पूर्वी एकदा पृथ्वीवर राजा नव्हता तेव्हा डाकून पिढा दिलेल्या सज्जनांचे ह्यानेच रक्षण केले आणि याच्याकडूनच बळ प्राप्त करून त्या लोकांनी लुटारूंवर विजय मिळवला होता जे भाग्यवान मनुष्य याच्यावर प्रेम करतात त्यांचा शत्रू पराभव करू शकत नाहीत जसं विष्णूंच्या छत्रछायेखाली राहणाऱ्या देवांना आसूर जिंकू शकत नाहीत नंदमहोदय गुण संपत्ती सौंदर्य कीर्ती आणि प्रभाव यामध्ये तुझा हा मुलगा भगवान नारायणांसारखाच आहे तू अत्यंत साबतपणे याच रक्षण कर अशा प्रकारे नंदाला समजावून सांगून गर्गाचार्य आपल्या आश्रमाकडे परत गेले त्यांचे म्हणणे ऐकून नंदाला अतिशय आनंद झाला त्याला वाटलं की आपल्या सर्व आशा आकांक्षा पूर्ण झाल्यात परीक्षिता थोड्याच दिवसात गोकुळात रामकृष्ण हात आणि गुडघे टेकून रांगू लागले हे दोघे भाऊ रांगत रांगत गोकुळातील धुळीतून चालत असत त्यावेळी त्यांच्या पायातील घुंगरू रुणझुणू वाजत असत त्या कर्णमधून आवाजाने आनंदित होऊन नकळत एखाद्या अनोळखी माणसाच्या मागे जात नंतर जेव्हा पहात की हा दुसराच कोणीतरी आहे तेव्हा ते थांबत आणि भ्याल्यासारखे आपल्या मातांकडे परत येत त्यांना पाहून मातांचा स्नेह दाटून येत असे त्यांच्या सणातून दुधाच्या धारा वाहू लागत तेव्हा धुळीने माखूनही ते अधिकच सुंदर दिसत त्यावेळी माता आणि त्यांना दोन्ही हातांनी हृदयाशी कवटाळीत आणि स्तनपान देत जेव्हा ते दूध पिऊ लागत आणि अधूनमधून आपल्या मातांकडे पाहात तेव्हा त्यांचे ते मंद मंद हास्य कुंदकळ्यांसारखे दात आणि भाबडा चेहरा पाहून त्या आनंद समुद्रात डुंबू लागत जेव्हा दो ते दोघेजण आणखी थोडे मोठे झाले तेव्हा गोकुळात अशा काही बाललीला करू लागले की त्या गोपी पाहतच राहत कधी ते वासरांचे शेपूट धरून ठेवीत आणि वासरे भिवून इकडे तिकडे पळू लागली की ते दोघेही त्यांच्याकडून ओढले जात गोपी आपल्या घरातील कामधंदा सोडून जेव्हा हे सगळं पाहत असत तेव्हा हसून हसून त्यांची मुरकुंडी वळत असे आणि त्या आनंदात मग्न हो होत असत कन्हैया आणि बलराम दोघेही अतिशय चंचल आणि फारच खोडकर होते ते कधी हरिण गायींसारख्या शिंग असणाऱ्या जनावरांकडे पळत जात तर कधी धगधगणाऱ्या आगीजवळ जात कधी दाताने चावणाऱ्या प्राण्यांजवळ जात तर कधी तलवारी उचलून घेत कधीपणे पाण्याकडे जात तर कधी पक्ष्यांजवळ जात तर कधी काट्याकुट्यात जात त्यांच्या माता त्यांना त्यापासून अडवू पहात पण त्यांचे काही चालत नसे अशा स्थितीत त्या घरातील काम सुद्धा धडनीट करू शकत नव्हत्या हो अशा द्विधा मनस्थितीत त्या फारच बेचेन राहत हे राजर्षी थोड्याच दिवसात रांगणं संपवून रामकृष्ण सहजपणे गोकुळात हिंडू फिरू लागले आता भगवान कृष्ण आणि बलराम आपल्याच वयाच्या गवळ्यांच्या मुलांना आपल्याबरोबर घेऊन खेळण्यासाठी बाहेर पडत आणि व्रजातील गोपींना आनंदीत करीत नीर निरनिराळे खेळ खेड़ खेळत त्यांच्या लहानपणाच्या मनोहर खोड्या पाहून त्या यशोदेच्या घरीहून तिला सांगू लागत अगं यशोदे हा तुझा कान्हा अतिशय खोडकर झाला आहे गायीची धार काढण्याची वेळ झालेली नसताना सुद्धा हा वासरांना सोडतो आणि आम्ही रागावलो की खो खो करून हसू लागतो हा चोरीच्या निरनिराळ्यायुक्त्या योजून आमचे गोड गोड दही दूध चोरून खातो त्यानं स्वतः खाल्लं तरी गोष्ट वेगळी परंतु तो ते वादरांना घालतो आणि जेव्हा पोट भरल्यामुळे ते खाऊ शकत नाही तेव्हा आमचे माठ फोडून टाकतो त्याला घरात जर एखादी वस्तू मिळाली नाही तर तो घरातल्या लोकांवर रागावतो आणि आमच्या मुलांना रडवून पळून जातो जेव्हा आम्ही दही दूध शिंक्यावर ठेवतो आणि याचे हात तिथपर्यंत पोहचत नाहीत तेव्हा हा, हा वेगवेगळ्या युक्त्यायी असतो कुठे दोन चार चौरंग एकावर एक ठेवतो कुठे उखळावर चढतो तर कधी उखळावर चौरंग ठेवतो एवढे करूनही जेव्हा काम भागत नाही तेव्हा हा त्या ते भांड्यानं छिद्र पाडतो कोणत्या शिंक्यावर कोणत्या भांड्यात काय ठेवले याची त्याला पूर्ण माहिती असते जेव्हा आम्ही या वस्तू अंधारात लपवून ठेवतो तेव्हा तू याला जे पुष्कळ रत्नांचे अलंकार घातलेले आहेस त्यांच्या प्रकाशातच हा सर्व काही पाहतो जेव्हा गोपी घर घरकामामध्ये व्यग्र असतात तेव्हा हा हे सार करतो एवढं करूनही आपण त्या गावचेच नसल्याचे भासवतो काही वेळेला घरामध्ये लघवी वगैरेही करतो निरनिराळ्या उपायांनी चोऱ्या करूनही पुतळ्यासारखा कसा स्तब्द उभा आहे पहा श्रीकृष्णाच्या भ्यालेल्या सुंदर मुखकमलाकडे पाहत गोपी याप्रमाणे यशोदेकडे तक्रारी सांगत असत यशोदा मात्र त्याच्याकडे पाहून केवळ हसत असे त्याला रागावण्याची गोष्ट तिच्या मनातसुद्धा येत नसेे दिवशी बलराम वगैरे गवळ्यांची मुलं श्रीकृष्णाबरोबर खेळत होती त्यांनी यशोदेला सांगितले आई कन्हैयाने माती खाल्ली आहे मुलाचं हित इच्छणाऱ्या यशोदेनं श्रीकृष्णाचा हात पकडला त्यावेळी श्रीकृष्णाचे डोळे भीतीने गांगरलेले होते यशोदेनं रागावून विचारलं काय रे खोडसाळा तू कोणाला नकळत माती का खाल्लीस पहा तुझ्या बरोबरची मुलं काय सांगतायत ते तुझा बलरामदा सुद्धा तेच सांगतोय श्री कृष्ण म्हणाला आई मी माती खाल्ली नाहीये हे सर्वजण खोटे बोलत आहेत तुला जर यांचंच म्हणणं खरं वाटत असेल तर तू आपल्या डोळ्यांनीच माझ्या तोंडात पहा यशोदा म्हणाली ठीक आहे असं जर आहे तर तोंड उघड़ उघडपहू मातेनं असं म्हटल्यावर भगवान श्रीकृष्णांनी आपले तोंड उघडले अनंत ऐश्वर संपन्न असे ते केवळ लीला करण्यासाठीच मनुष्य बालक बनलेले होते त्यांच्या मुखामध्ये चराचर विश्व आकाश दिशा डोंगर द्वीप आणि समुद्रासहित सर्व पृथ्वी वायू अग्नि चंद्र आणि ताऱ्यांसह संपूर्ण ज्योतिर्मंडल पाणी तेज पवन आकाश वैकारिक अहंकाराचे कार्य करणारी इंद्रिये पंचतन्मात्रा तीन गुण जीव काल स्वभाव कर्म वासना शरीर इत्यादी विभिन्न रुपात दिसणारे हे विश्व आणि स्वत सारे गोकुळ श्रीकृष्णाच्या उघडलेल्या लहानशा मुखात पाहून यशोदास आशंक झाली ती विचार करू लागली हे स्वप्न आहे की भगवंतांची माया माझ्या बुद्धीत काही भ्रम निर्माण झाला नाही ना माझे या मुलातच जन्मता काही योगसिद्धी आहे जे चित्त मन कर्म आणि वाणीच्या द्वारा पूर्णपणे आणि सुलभतेने अनुमानाचा विषय असूच शकत नाही ते हे सर्व विश्व ज्याच्या आश्रयाने आहे आणि ज्याच्या सत्तेनेच याची प्रचिती येते ज्याचे स्वरूप सर्वथैव अचिंत्य आहे त्या परमपदाला मी नमस्कार करीत आहे ही मी आहे आणि हे माझे पती आहेत तसेच हा माझा मुलगा आहे त्याचबरोबर मी व्रजराजाच्या सर्व संपत्तीची स्वामिनी धर्मपत्नी आहे या गोपी गोप आणि गोधन माझे आहे अशा प्रकारची माझी कुवुती ही ज्यांची माया आहे ते भगवंतच माझे एकमेव आश्रय आहेत त्यांनाच मी शरण आहे अशा प्रकारे जेव्हा यशोदेला ईश्वरी तत्वाचे ज्ञान झाले तेवढ्यात सर्व प्रभूंनी आपल्या पुत्रस्नेहरूपी वैष्णवी योगमायेचा तिच्या हृदयास संचार केला यशोदा ही घटना ताबडतोब पिसरली। तिने आपल्या लाडक्याला उचलून मांडीवर घेतले तिच्या हृदयाला पूर्वीप्रमाणेच प्रेमाचा पान्हा फुटला सर्व वेद उपनिषद सांख्य योग आणि भक्तजन ज्यांच्या महात्म्याचे गीत गातात त्या श्रीहरींना ती आपला पुत्र मानू लागली राजाने विचारले ब्रह्मर्षे नंदाने असे कोणते फार मोठे पुण्य केले होते तसे भाग्यवती यशोदेने सुद्धा अशी कोणती तपश्चर्या केली होती की जिच्यामुळे स्वतः श्रीहरींनी तिचे स्तनपान केले भगवान श्रीकृष्णांनी ज्या बाल लिला केल्या त्या इतक्या पवित्र आहेत की त्यांचे श्रवण कीर्तन करणाऱ्या लोकांचे सर्व पाप ताप नाहीसे होतात त्रिकालदर्शित ज्ञानीपुरुष आज सुद्धा त्यांचे गायन करीत असतात त्यांच्या जन्मदात्यांनाही त्या पहायला मिळाल्या नाहीत आणि नंद यशोदा मात्र त्यांचे सुख लुटीत आहेत याचं कारण काय श्री शुकदेव म्हणाले नंद पूर्वजन्मी एक श्रेष्ठ वसू होते त्यांचे नाव द्रोण होते आणि त्यांच्या पत्नीचे नाव धरा होते त्यांनी ब्रम्हदेवांच्या आदेशांचे पालन करण्याच्या इच्छेने त्यांना म्हटले भगवन आम्ही जेव्हा पृथ्वीवर जन्म घेऊ तेव्हा जगदीश्वर भगवान श्रीकृष्णांचे वर श्री आमची अनन्य भक्ती निर्माण होऊ जिच्या योगाने संसारातील लोक सहजपणे दुर्गतीला पार करून जातात ब्रह्मदेव म्हणाले ठीक आहे तेच परम यशस्वी द्रोण व्रजामध्ये नंद नावाने जन्मले आणि तीच धरा यशोधा झाली परीक्षिता भगवान आता त्यांच पुत्र झाल आणि सर्व गोप गोपींच्यापक्षा नंद आणि यशोदा यांच त्यांच्यावर अत्यंत प्रेम जडल ब्रम्हदांच वचन सत्य करण्यासाठी भगवान श्री कृष्ण बलराम यांच व्रजामधून त्यांना आपल्या बाललिलांनी आनंदित करू लागल